पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणतीसावे कायदेभंगाची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीशे रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला व विजेच्या चमकेबरोबर सारा भूभाग दृष्टीला पडावा त्याप्रमाणे जनतेचा उत्साह व तळमळ दिसून आली ठिकठिकाणी शांतपणे व गंभीरपणे भरलेल्या प्रचंड सभांचे दृश्य मोठे परिणामकारक होते तेथे भाषणे व्याख्याने वगैरेपैकी काही झाले नाही या समारंभामुळे गांधीजींना हवी होती ती खून पटली व जनमनाची अचूक पारक असणाऱ्या त्यांच्या बुद्धीला चढायची ही वेळ आहे असे समजून आले नाटकातील निर्वाणीच्या प्रसंगापूर्वी प्रवेशामागून प्रवेश होत जाव त्याप्रमाणे प्रसंगांची परंपरा वाढत्या वेगाने सुरु झाली कायदेभंगाची वेळ जवळ येत चालली व वा वातावरण गरम होऊ लागले तशी आम्हाला एकोणीशे एकवीस बावीस सालच्या प्रकरणाची आठवण झाली देशात आता अधिक शिस्त बांधली होती युद्धाच्या स्वरूपाची कल्पना अधिक स्पष्ट झालेली होती व चळवळीचे तंत्र लोकांना अधिक चांगले समजले होते पण गांधीजींच्या दृष्टीने सर्वात विशेष महत्वाची गोष्ट अशी की अहिंसावादावरील त्यांची अभिभाज्य निष्ठा लोकांना कळून चुकली होती दहा वर्षापूर्वी कुणाला काही शंका असेल पण आता शंकेला जागाच नव्हती तथापि आपवापाथवा चिथावणी मिळाल्यामुळे कोटे हिंसा होणारच नाही याची खात्री कशी देणार आणि हिंसाक्रम घडले तर त्याचा चळवळीवर कोणता परिणाम होणार पूर्वीप्रमाणेच ती एकदम बंद करावायची की काय या विचारांनी मन अस्वस्थ होत असे या प्रश्नाचा गांधीजींनीही आपल्यापर्यंत विचार केला असावा असे दिसले सद्यस्थिती बदलून ती सुधारावी यासाठी अहिंसात्मक प्रतिकाराचा मार्गच योग्य आहे व त्याचे पालन बरोबर रीतीने केले तर यश मिळालेच पाहिजे असा त्यांचा विश्वास होता सत्याग्रह कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी विशेष रीतीने अनुकूल असे वातावरण असले पाहिजे बाह्य परिस्थिती अनुकूल नसेल तर तो अंगीकारिता येणार नाही हा सिद्धांत बरोबर आहे काय असे असेल तर अहिंसामय मार्ग सर्व प्रसंगी लागू पडण्यासारखा नसून तो सर्वस्थळी उपयुक्त व सदा विजयी नाही असा निष्कर्ष काढावा लागेल असा निष्कर्ष गांधीजींना मुळीच पडण्यासारखा नव्हता अहिंसा मार्ग स्थलकाल परिस्थिती वगैरे अबाधित असा अशी त्यांची श्रद्धा होती तेव्हा बाह्य परिस्थिती प्रतिकूल असली तरी भौतिक व हिंसा सुरू असली तरी त्याचे कार्य चालूच राहिले पाहिजे परिस्थित्यनुरूप त्याच्या कार्यपद्धतीत फेरबदल होतील पण तो रद्द करणे म्हणजे अहिंसा मार्ग अबाधित नाही अशी कबुली देण्याप्रमाणे आह मला गांधीजींच्या विचाराविषयी नक्की सांगता येणार नाही पण अशा धर्तीवर त्यांचे विचार चालू असावेत असे मला वाटते त्यांच्या विचारसरणीत अल्पसा बदल झालेला असून तुरळक हिंसाकर्म घडले तरी सुरू असलेला कायदेभंग बंद करण्याचे कारण नाही अशी आमची समजूत झाली अर्थात हिंसा ही चळवळीतच अंतर्भूत झाली तर चळवळीचे शांततामय स्वरूप नष्ट होऊन चळवळ थांबविणे अवश्य झाले असते अथवा तिच्यात फरक करावा लागला असता एवढी खात्री पटल्यावर आम्हापैकी पुष्कळजनांचे बरेसे समाधान झाले आता मोठा प्रश्न उरला तो हा की पुढे पाऊल टाकायचे खरे पण ते कसे सुरुवातीचा घाव घालावायचा कोटे परिस्थितीशी जुळता व जनतेला लोकप्रिय होईल असा कायदेभंगाचा कोणता कार्यक्रम आखावा असे कोळे पडले असता महात्माजींनी आपला बेत सांगितला आणि मीठ या शब्दाला नवेच महत्व आले त्या शब्दात सामर्थ्यप्रतीत होऊ लागले मिटावरील करावर हल्ला चढवायचा मिठाचे मुडून टाकावायचे आम्ही भांबावून गेलो राष्ट्रीय चळवळीशी मिटाचा संबंध तर आम्हाला जोडताही नाही दुसरी आश्चयाची गोष्ट म्हणजे गांधीजींनी आपले अकरा मुद्दे प्रसिद्ध केले तसे पाहिले तर मूलतः मुद्दे ठीक होते पण आम्ही स्वातंत्र्याची भाषा बोलत असता काही राजकीय व काही सामाजिक अशा मुद्द्यांची एक यादी करून होणार काय स्वातंत्र्याचा गांधीजींचा व आमचा अर्थ एकच होता की आम्ही भिन्न भिन्न अर्थाने बोलत होतो तथापि हा वाद घालवायला अवसर उरला नव्हता इतिहास वाट चालू लागला होता आमच्या डोळ्यांद कर, राजकारणाची वाढ होत होती त्यावेळी आम्हाला नीट कल्पना आली नाही पण सर्व जगभर घडामोड सुरू असून जग मंदीच्या पकडीत पक्के गवसले होते मालाच्या किमती घटत होत्या आता पैसा वाचवता येईल म्हणून शहरी माणसांना बरे वाटले असेल पण पुढचे भीषण चित्र डोळ्यापुढे उभे राहून शेतकऱ्यांचे व कुळांचे मात्र धावे दनाणून गेले होते त्यानंतर गांधीजींचा व्हॉईस रायशी पत्रव्यवहार झाला व पुढे दांडी कूच सुरु झाल दांडीकड़ निघाळल्या सत्याग्रही संबंधी रोजचा रोज प्रगतीच्या बातम्या ऐकू येऊन देशातील उत्साहाचा पारा वरवर चढत चालला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक अहमदाबादला भरविण्यात आली लढ्याला साधारणतः सुरुवात झालीच होती तेव्हा त्याबद्दल ते शेवटची व्यवस्था लावण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली होती परंतु आमचे सत्तापती तिथ हजर राहिले नाहीत त्यांचे कूट सुरू होते तोडून येण्याच त्यांनी नाकारले धरपकड झाल्यावर काय करावे करावल योजना करण्यात येऊन वर्किंग कमिटीची सभा करण्यास अध्यक्षाने कमिटीच्या वतीनं काम कराव व आपल्यानंतरच्या अध्यक्षाची नेमणूक सर्व अधिकारांसह करावी असत अधिकार त्यांच्याकडण्यात आल बरह हुकूम तसेच अधिकार प्रांतिक व स्थानिक समित्यांनाही आपापल्या अध्यक्षांना दुन ठाप्रकार सर्वाधिकाऱ्यांची राजवट सुरु होऊन चवळींचे नियंत्रण तांग्रस्तर्फे करू लागल हमतशाहीवर विश्वास ठिकाणी काँग्रस्त संस्था राजकीयदृष्ट्या किती अधम व अधोगामी आहे पहा असा पुकार भारत भारतमंत्री व्हॉयसराय व प्रांतीय गव्हर्नर यांनी केला व हे अघोर कृत्य पाहून आपला जीव अगदी दडपून गेला असल्याचेही त्यांनी दर्शविले बरोबरच आहे ही मंडळी लोकशाहीच्या तत्वाची कट्टी पुरस्कर्ती पडली ना अधूनमधून हिंदुस्थानातील प्रागतिक मताची वृत्तपत्रेही लोकशाहीचे श्रेष्ठत्व काँग्रेसला समजावून देऊ लागली ही प्रवचने आम्ही मुकाट्याने व आश्चर्यमुध होऊन ऐकत होतो बेश्रम ढोंगीपणाची मजल या यापलिकडे जाणे अशक्य आहे वट हुकुमांचे आधारानी सर्व प्रकारच्या नागरिक स्वातंत्र्याची गळजपी करून हिंदुस्तानवर निर्भय हुकुमतशाहीचा सोटा फिरवित असता आमच राज्यकर्ते लोकशाहीची मोठी रसभरीत वर्णनी जनतेला ऐकवीत होते हिंदुस्थानात शांततेच्या व्ळीतरी लोकशाहीचा थांगपत्ता लागतो काय आपला अधिकार व आपला कुंगा निर्वेध राखण्यासाठी ब्रिटिश सरकारने प्रयत्न करावा व आपल्या अधिकाराचा उपमर्द करण्या दडपून टाकावे हे स्वाभाविक आहे पण सर्व लोकशाहीच्या तत्वानुसार चालले आहे वगैरे विधाने मात्र पुढच्या पिढ्यांच्या अभ्यासाचा व कौतुकाचा विषय होऊन बसतील जेव्हा नित्य क्रमानुरूप काम करता येणार नाही काँग्रेस संस्था बेकायदा ठरविण्यात व कार्ययोजनेसाठी व विचार विनिमयासाठी एकत्र जमणे अशक्य होऊन बसेल अशा परिस्थितीत काय करावे हा काँग्रेसपुढे प्रश्न होता गुप्तपणे जमणे शक्य झाले असते पण गुप्त कार्याला आम्ही उत्तेजन दिले नाही कारण चवळीचे स्वरूप अगदी उघडे ठेवून आम्हाला आमच्या चळवळीची प्रतिष्ठा विजयतेवरील वजन कायम राखावायचे होते मध्यवर्ती केंद्रातील व प्रांताप्रांतातील मुख्य मुख्य स्त्रीपुरुषांना तुरुंगात जावे लागणार हे तर दिसतच होते मग काम चालवायचे कोणी युद्धमग्न सैन्याचा दाखला पुढे ठेवून जुन्यांच्या जागी नवेनवे सर्वाधिकारी नेमत जाणे हा एकच मार्ग आमच्यापुढे होता चळवळीच्या प्रत्यक्ष क्षेत्रात मांडा ठोकून का समितीच्या बैठकी चालवल्या आल्या असत्या काही वेळा तेही केले पण त्यावेळी उद्देश असा असे की सर्व समितीच्या समितींच कैद व्हावी आणि तसे केले म्हणजे इच्छेप्रमाणे फळंही अटकून मिळत असे रणक्षेत्रापासून लांब मागे सुरक्षित ठिकाणी युद्ध मंडळ बसले आहे अगर त्या उन्हे सुरक्षित जागे बसून बिनलढाऊ मंत्रिमंडळ सुत्रे हलवीत आहे असला प्रकार आमच्या बाबतीत शक्यच नव्हता चळवळीची रचनाच अशी होती की आमच्या युद्ध विशारद मंडळांना व मंत्रिमंडळांना रणक्षेत्रावर व ऐन मोर्चाच्या जागी उभे राहून काम करावे लागे त्यामुळे लढ्याच्या सुरुवातीलाच ते पकडले जात आणि आमच्या सर्वाधिकाऱ्यांच्या हाती आम्ही अधिकार तरी कसा काय देत होतो त्याचे नाव जाहीर केले म्हणजे देशाचा धीट निश्चयाचे प्रतीक म्हणून आपण सुभे राता आले याचाच त्यांना अभिमान वाटे पण त्यांच्या हाती सत्ता होती ती फक्त स्वतःला तुरुंगात पाठविण्याचीच जडपशाहीमुळे समिती भरणे अशक्य झाले तरच आमच्या सर्वाधिकाऱ्यांना हालचाल करता येत असे समिती जमली की सर्वाधिकाऱ्यांचे वैयक्तिक अधिकार संपुष्टात येते मूलभूत प्रश्नात अथवा तत्वात कोणत्याही प्रकारची ढोळाढवळ करण्याचा अधिकार त्यांना नव्हता हो चळवळींची बारीकसारीक कामे तेवढी त्यांच्या हाती आहात काँग्रेसच्या सर्वाधिकारी पदावर चढणे म्हणजे खरोखर तुरुंगाच्या मोटारी चढण्याप्रमाणे होते व दररोज या सत्याच प्रत्यंतर येतच होत अहमदाबादला शेवटची निर्वानिर्वय करून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभासदांचा आम्ही निरोप घेतला आम्ही पुन्हा केव्हा भेटू ते कोणाला सांगता येण्यासारखे नव्हते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आज्ञेनुसार स्थानिक व्यवस्था लावण्यासाठी अथवा सरोजिनी नायडूंच्या शब्दात तुरुंगाच्या यात्रेकरिता वळकटी बांधून घेण्यासाठी आम्ही लगबगीने आपापल्या जागी परतलो वाटेत वडील व वा मी गांधीजींना भेटण्यासाठी गेलो त्यावेळी ते आपल्या पथकानिशी जंबूसर येथे होते काही तास आम्ही त्यांच्या सहवासात घालविले नंतर वर वर, ते आपल्या पथकावर नव्या मुक्कामी निघून गेले हातात काठी घेऊन ते आपल्या पथकाच्या अग्रभागी चालत होते त्यांची पावले खंबीरपणे पडत होती आणि मुद्रा शांतपणे खंबीर दिसत होती ते त्यावेळी मी घेतलेले त्यांचे शेवटचे दर्शन ते दृश्य पाहून आमची मने थरारून गेले जंबूसर येथे गांधीजींचा विचार घेऊन आमचे अलाहाबाद येथील जुने घर राष्ट्राला देणगी म्हणून देण्याचा व स्वराज्य भवन असे त्याचे नूतन नामकरण करण्याचा बेत वडिलांनी नक्की केला अलाहाबादला पोचल्यावर ही गोष्ट जाहीर करण्यात आली व त्यांनी काँग्रेसला घराचा तवाही देऊन टाकला घराच्या एका भागात रुग्णालय उघडण्यात आले त्यावेळी या व्यवहाराची कायदेशीर व्यवस्था करणे त्यांना शक्य झाले नाही पण दीड वर्षानंतर त्यांच्या इच्छेरुप मी घराचा निधी स्थापन केला एप्रिल महिन्याला गांधीजी समुद्राच्या जवळजवळ जाऊ लागले मिठाच्या कायदेभंगांनी सत्याग्रहाच्या चळवळीला सुरुवात करण्याची अनुज्ञा मिळण्याची वाट आम्ही पाहत बसलो गेले कित्येक महिने स्वयंसेवकांना कवाई शिकविण्याचे काम सुरू होते कमला व कृष्णा स्वयंसेवकांमध्ये दाखल झाल्या त्या पुरुषासारखे गणवेश धारण करीत असत हत्यारे अथवा साध्या काठाही नव्हत्या ते अधिक कार्यक्षम व्हावे व मोठमोठ्या जनसमुदायावर त्यांना नियंत्रण चालविता यावे याच उद्देशाने त्यांना शिक्षण देण्यात येत असे ज्यानवाला बाग या हत्याकांडाच्या स्मरणार्थ पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सप्ताहाचा प्रारंभ सहा एप्रिल रोजी होतो त्याच दिवशी गांधीजींनी दांडी येथे सत्याग्रह केला व त्यानंतर चार दिवसांनी सर्व काँग्रेस संस्थांना आपापल्या ठिकाणी सत्याग्रह सुरू करण्याची अनुज्ञा देण्यात आली आणि स्प्रिंगवरील दडपण एकदम काढून घेतल्याप्रमाणे झाले सर्व देशभर शेवरा खेड्यातून मीठ तयार करण्याची गडबड उडाली व ते तयार करण्याच्या अनेक विचित्र पद्धती लोकांनी अंमलात आणल्या आमचे तर त्या विषयाचे ज्ञान अगाधच होते तेव्हा आम्ही माहिती जमवून पत्रके प्रसिद्ध केली भांडीखुंडी जमविली व सरते काळा बेंद्रा काहीतरी एक पदार्थ तयार झाला तोच घेऊन आम्ही विजयनमादाने नाचलो व भरमसाठ किमतीला ते मीठ विकले मीठ पांढरे झाले की काळे झाले हा प्रश्नच नव्हता मीठाच्या जुलमी कायद्याचा भंग करणे हा मूळ मुद्दाचा प्रश्न तो आम्ही तडीला नेला मग मीट कसे एका दिशेनं लोकांसह मर्याद उत्साह व कुळातील वनव्याप्रमाणे पसरत चाललेली चळवळीची आग पाहिल्यानंतर प्रथम गांधीजींनी हा कार्यक्रम सुचवला त्यावेळी शंका घेत बसल्याबद्दल आम्हाला खेद व वा लज्जा वाटू लागली जनतेला लगामी लावून तिच्याकडून पद्धतशीरितीने काम करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण खरीच मध्य प्रांतातील येथील परिषदेला जाण्यासाठी तारीख चौदा एप्रिल रोजी मी आगगाडीत चढलो होतो इतक्या मला अटक करण्यात आली त्याच दिवशी माझा खटला चालून मला सहा महिन्यांची शिक्षा झाली अटकेची कल्पना असल्यामुळे मी माझ्या मागून काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची व त्यांनी नकार दिल्यास वडिलांची नेमणूक केली होती गांधीजींकडून अपेक्षेप्रमाणे नकार आला व वडीलच काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले त्यांची प्रकृती ढासळली असून सुद्धा चळवळीत त्यांनी धडाडीने भाग सुरुवातीच्या काळात त्यांनी करारीपणाने केलेले मार्गदर्शन व अमलात आणलिली शिस्त यांच्यापासून चळवळीला फार फायदा झाला असला तरी त्यांच्यात जी काही शक्ती उरली होती तीही या दगदगीम्ळ आटून गेली मिरवणुकी लाठी हल्ले गोळीबार प्रमुख पुढाऱ्यांच्या अटकेनिमित्त अनेकदा पाडण्यात आलो हरताळ पेशावर दिन गडवाली दिन वगांचकारी बातम्यांची त्याकाळी रस्चल होती परदेशी व ब्रिटिश मालावर काही दिवस अगदी कडकडीत हडताळ पडला माझी वयोवृद्ध आई माझ्या बहिणीसमवेत भर उन्हा निरोधनासाठी दुकानासमोर उभी राहत असल्याच वृत्त मी ऐकले तेव्हा माझे म्हणून उचंबळून गेले कमला निरोधन करीत होतीच पण त्या व्यतिरिक्त आणखीही बरीच कार्य ती उरकत होती मला तिची इतक्या वर्षांची माहिती पण अलाबाद शहरात व जिल्ह्यात चवळीचे काम तिने अशा अपूर्व तडफेने व निश्चयाने चालवले होते की ते पाहून मला देखील आश्चर्य आणि तोंडात बोटे घालावे लागले आजार बिजार ती जसा काही विसरलीच सर्व दिवसभर उन्हातून तिची धावपळ चालावायची तिने उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य दाखविले या बातम्या तुरुंगात मला उडत उडत कळत पण नंतर वडील तुरुंगात आल्यावर स्वतः त्यांनीच कमलच्या कामाची व विशेषतः तिच्या संघटना कौशल्याची तारीफ केली आईने अथवा या मुलींनी उन्हातनातून भटकावे हे त्यांना मुळीच पसंत पडत नसे पण क्वचित एखादुसरा शब्द बोलण्यापल्लीकडे त्यांनी अडथळा केला नाही प्रारंभीच्या काळातील सर्वात महत्वाची बातमी म्हणजे तेवीस एप्रिल रोजी पेशावर येथे व सर्व सरहद्द प्रांतात घडलेले प्रसंग मशीनगन आग ओकत असता अशा प्रकारचे शिस्तवार व शांततामय धैर्य हिंदुस्थानातील कुठल्याही भागात प्रकट झाले असते तरी सर्व देशभर खळबळ उडाली असती पण सरहद्द प्रांतात असा प्रसंग घडला म्हणून त्या प्रसंगाला विशेष महत्व होते पठाणांचे शौर्य विख्यात असले तरी शांतीप्रिय म्हणून ते प्रसिद्ध नाही पण सर्व हिंदुस्थानला आदर्शभूत असे उदाहरण या त्या प्रसंगी घालून दिले नागरिकांवर गोळ्या झाडण्याचे गडवाली सैनिकांनी नाकारले ते देखील सरहद्ध प्रांतातच निशस्त्र समुदायावर गोळीबार करण्याची कोणाही शुराला लाज वाटते म्हणून त्यांनी बंदुका रोखण्याचे नाकारले असले तरी जनतेविषयी वाटणारी सहानुभूती हेही त्यांच्या नकाराचे कारण होते यात शंका नाही तथापि अधिकाऱ्यांचा हुकूम अवमान्यासारखे गंभीर कृत्य करण्यास सैनिक केवळ सहानुभूती वाटते म्हणून तयार होत नसतात आज्ञाभंगाचे परिणाम त्यांना चांगले माहीत असतात गडवाली सैनिकांनी इतर पलटणींप्रमाणेच हुकूम मोडला याचे कारण ब्रिटिश सत्ता कोसळू लागली आहे असा त्यांचा समज झालेला असावा सैनिकांची अशी कल्पना झाली तरच ते आपल्याला वाटणाऱ्या सहानुभूतीला व वा आपल्या मनोवृत्तींना व्यक्त स्वरूप देण्यास सजावतात काही दिवस अगर आठवडेपर्यंत देशभर चाललेली धुम्मस चक्री व कायदेभंगाचा कडका पाहून ब्रिटिशांची सद्दी संपली असा काही लोकांचा समज झाला व या समजाचा परिणाम हिंदी सैनिकांवरही घडून आला पण नजीकच्या काळात तरी असे काही घडण्याचा संभव नाही ही गोष्ट लवकरच उघड झाली व्हायला मग सैन्यातील ही थांबली आणि सैन्याला काही करताच येऊ नये अशा अडचणीची जागी उभे करण्याचे धोरणही सरकारतर्फे ठेवण्यात येऊ थे लागले त्याकाळी अनेक विलक्षण प्रसंग घडले पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चळवळीत स्त्री समाजाने घेतलेला भाग घराच्या एकांतवासातून त्या बाहेर पडल्यावर सार्वजनिक कामाचा सराव नसताही त्यांनी चळवळीच्या ऐन पुरात घेतली परदेशी दुकानांचे व दारू दुकानांचे निरोधन स्त्रियांनीच करावे असे जन काही ठरून गेले निवळ स्त्रियांच्या अशा प्रचंड मिरवणुकी शहरोशरी निघाल्या सर्वसामान्यपणे असे म्हणण्यास हरकत नाही की पुरुषांपक्षा स्त्रियांनी अधिक खंबीरपणा दाखविला अनक्कठिकाणी त्या प्रांताच्या सर्वाधिकारी झाल्या होत्या लवकरच मीठ सत्याग्रह हा सबंद चवळीपैकी एक कार्यक्रम होऊन सत्याग्रहाच लोण दुसऱ्या क्षेत्रात पोहोचल निरनिराळ्या कार्यानं बंदी करणारि व्हायूसऱ्याचे वटदेखील सत्याग्रहाच कार्यक्षेत्र वाढण्यास कारणीभूत झाली कारण कायदेभंग करण्याला तितकीच अधिक संधी प्राप्त होऊ लागली काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सभासदांपैकी कित्येक जणांना पकडले असले तरी नवे सभासद त्यांच्या जागी येऊन कमिटीचे कार्य पूर्ववत चालूच होते नवावट हुकूम निघाला की तो मोडावा कसा याची माहिती देणारा एक ठराव वर्किंग कमिटी करीत असे अशा रीतीने थोडीवर तोड चालली होती ठरावाचे आदेश सर्व देशभर आश्चर्य वाटण्याजोग्या शिस्तीने अंमलात आणण्यात येत असत वृत्तपत्रासंबंधीचा ठराव मात्र याबाबतीत अपवादभूत झाला वृत्तपत्रावरील नियंत्रण अधिक कडक करावे व वृत्तपत्राकडून जामीन घ्यावे म्हणून सरकारी वट हुकूम निघाल्यावर जामीन भरण्याऐवजी राष्ट्रीय वृत्तीची वृत्तपत्रे छापणेच बंद करावे अशी विनंती वर्किंग कमिटीने केली वृत्तपत्रांची मागणी नेमकी त्याचवेळी अतिशय वाढलेली असल्यामुळे हा ठराव अंमलातांनी वृत्तपत्रकारांना फार अवघड वाटले तथापि अनेक वृत्तपत्रे बंद ठेवण्यात आली त्याबरोबर वाटेल त्या गटार बातम्या पसरू लागल्या पण फार वेळ वृत्तपत्रे बंद पाडणे शक्य नव्हते कारण आपला तोटा होतो तो होतोच शिवाय आपले प्रतिस्पर्धी धंदाही बळकावून बसतात हे पाहिल्यावर चैन कसे पडणार बंद ठेवण्यात आलेली बहुतेक वृत्तपत्रे लवकरच पहिल्याप्रमाणे सुरू करण्यात आली गांधीजींना पाच मे रोजी अटक झाली त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील मिठागरांवर व मि मिठा हल्ले चढविण्यात आल त्याप्रसंगी पोलिसांनी आपल्या क्रौऱ्याचे जे प्रदर्शन कल फार दुःखप्रद होते त्यानंतरच्या चळवळीत तेथील प्रचंड हरताळामुळे मिरवणुकीमुळे व लाठी हल्ल्यामुळे मुंबईला अग्रस्थान प्राप्त मु� आह लाठी हल्ल्यात घायल झालोकांची शुश्रूषा करण्यासाठी तात्पुरती रुग्णालयही उगण्यात आली पुष्कसे प्रमुख प्रसंग मुंबईलाच घडून येत व शहर फार मोठे असल्यामुळे हो त्या प्रसंगांची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात होईल लहान शहरांमध्ये अगरखेड्यांमध्ये मुंबईच्या स्तोलाचे कार्यक्रम झाले पण त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आईला व कमलीला बरोबर घेऊन वडील मुंबईला गेले होते त्यांचे तेथे ते ते मोठ्या थाटाचे स्वागत झाले अत्यंत भीषण असे लाठी आले वडिलांचा मुक्काम मुंबईला असतानाच करण्यात आले लाठीला हा मुंबईत एक नित्याचा प्रकार झाला होता त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी लोकांची एक जंगी मिरवणूक पोलिसांनी अडविली तेव्हा व वर्किंग कमिटीचे सभासद हे मिरवणुकीच्या अग्रभागी सर्व रात्रभर बसून राहिले होते मुंबईहून परतल्यावर वडिलांना तारीख तीस रोजी सय्यद महम्मद यांच्यासह पकडण्यात येऊन दोघांनाही सहा सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली नागरिकांवर गोळीबार करण्याचा हुकूम दिला असता सैनिकांचे व शिपायांचे कर्तव्य कोणते याची कल्पना आणून देणारे एक पत्रक वडिलांनी प्रसिद्ध केले होते त्याबद्दलच त्यांना अटक करण्यात आली असावी हिंदुस्थानातील कायद्याला धरूनच पत्रक लिहिले असल्यामुळे तिपूर्णपणे कायदशीर असतापि सरकारन मात्र या पत्रकाच स्वरुप भयंकर व चितावणी द्रिआ असल मुंबईच्या मुक्कामात सकाळपासून रात्रीपर्यंत काम करावत असल्यामुळे व प्रत्यक्कणयाची जबाबदारी त्यांना स्वतःच्या शिरावर घ्यावी लागल्यामुळे वडिलांच्या प्रकृतीवर फार ताण पडला शरीरस्वास्थ्य आधीच बिघडल त्यातूनही दगदग पडली परत आल तिअि मरगळून गिहित डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पूर्ण विश्रांतीसाठी त्यांनी मसुरीला जाण्याची सर्व तयारी केली पण मसुरीला निघण्याच्या आदल्या दिवशी त्यांची रवानगी नैनी येथील मध्यवर्ती तुरुंगात आमच्याच बराकीत करण्यात आली